वाल्मिकी रामायण उत्तरकांड सद दिसावा धर्मामुळे राजाला जागी करणारे बंदीजन हलक्या पावलाने राजगृहात सेवेला उपस्थित झाले ते किन्नराप्रमाणे गायन शिकलेले मधुर कंठाचे होते ते अत्यंत हर्ष देत वीरराजाची यथायोग्य स्तुती करू लागले वीरा सौम्या कौशल्यचा आनंद वाढवणारा राजा जागा हो तू झोपलास म्हणजे सारे जग झोपते तुझा विक्रम विष्णू सारखा तुझे रूप अश्विनीप्रमाणे बुद्धीने तू बृहस्पतीच्या तोडीचा प्रजापालनात प्रजापतीसारखा आहेस तुझी क्षमावृत्ती पृथ्वीसारखी तेजाने तू तुझ सूर्यासारखा तुझा वेग वायूप्रमाणे आणि तुझी गंभीरता सागरासारखी आहे चालवण्यास अशक्य अशा जणू तू शिव आहेस तुझ्यासारखे सौम्यत्व चंद्रामध्येच आहे राजा तुझ्यासारखे राजे पूर्वी झाले नाही पुढे होणार नाहीत तू दुर्धर्ष आहेस धर्मरता आणि प्रजा हितदक्षणून पुरुष श्रेष्ठा कीर्ती आणि लक्ष्मी तुला सोडून जात नाही हे काकुतश्या स्त्री आणि धर्म दोन्ही तुझ्या ठिकाणी नित्य वास्तव्य करून हे आणि असे मधुर शब्द बंदीजनाने उच्चारले सुतलोक दिव्य स्तुतीने रामाला जागी करू लागले त्या स्तुती वचनाने राम जागा झाला त्याने पांढरे सोडली आणि नागश्येवरून नारायण हरी उठावा तसा तो उठला तो उडताच वापून हात जोडून मोठ्या संख्येने माणसे शुभ्र भांड्यातून पाणी घेऊन पुढे झाली पाण्याने स्वच्छ होऊन योग्य समयी अग्नित हवन करून राम ईश्वाकुवंश ज्या देवालयाकडे नित्य जातात त्या देवालयाकडे तत्परतेने गेला तेथे देव पितर वेप्र, यांची यथाविधी पूजा करून राम बाहेरच्या कक्षच्या अग्निप्रमाणे आणि महात्मे मंत्री त्याच्यापाशी आले निरनिळ्या ग्रामांचे प्रमुख महात्मे क्षत्रिय रामाच्या आजूबाजूला इंद्राच्या बाजूला जसे देव असावेत तसे बसले भरत लक्ष्मण महायशस्वी शत्रुघ्न हे तिहे तीन वेद जसे यज्ञांच्या सान्निध्यात राहतात तसे रामाच्या जवळ मोठ्या हर्षाने राहिले चाकरन मुखाने हात जोडून त्याच्याकडे गेले मोदी तर रामाचे मागील बाजूस असणारे सेवक मोठ्या संख्येने एकत्र बसले इच्छारूप घेणारे महावीरशाली सुग्रीवादे वीस महा वानर रामाच्या निकट आले आपल्या चार राक्षसांना बरोबर घेऊन गुईझक धनेशापाशी जावा तसा रामापाशी येऊन दाखल त्यास प्रमाणे, वेद प्रवीण कुलीन असे जे विचक्षण लोक होते ते मस्तक लवून नमस्कार करून कांतीसंपन्न ऋषी महावीरश राक्षसांच्या परिवारात राजा राम ऋषीकडून सेवा घेणाऱ्या इंद्राप्रमाणे नव्हे त्या रूपात इंद्राहून अधिक शोभत होता ते सर्व बसले असताना अनेक प्रकारच्या मधुर धर्मयुक्त कथा महात्मे पुराणवेत सांगू लागले उत्तरकांडाचा सदती सावासर्ग समाप्त